ज्ञानेश्वरी अध्याय न्यान श्लोक वासुदेश योगम योज्यश्रय असं माणू श्रीकृष्ण म्हणाले हे पार्थ माझ्या ठिकाणी ज्या तुझे मन आसक्त झाले आहे व माझ्यावर आधार ठेऊन योगाचे आचरण करणारा जो तू तो तू कोणत्या प्रकाराने मला पूर्णत्वाने आणि शंका न राहता जाणशील तो प्रकारे आई मगतो श्री अनंतु पार्थाते असे म्हणतो पैगा तू योग युक्तू झाला सियाता ऐका मग तो श्रीकृष्ण म्हणाला अरे तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस मज समग्राते जाणसी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे तुझान सांगेन तैसे विज्ञाने आपल्या तळहातच घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णला तू जाशील असे विज्ञान म्हणजे प्रपंच ज्ञानासह तुला स्वरूप ज्ञान सांगतो श्लोक दुसरा ज्ञान ते हमस विज्ञान वक्षाम्य शेषत भूयो जे प्रपंच ज्ञान सह मैं तुला पूर्णत्वा दुसरे योग्य अलक विज्ञानी का येथे विज्ञान अशी काय करावायचे आहे अशी जर तुझी मनापासून समजत झाली असेल तर तेच अगोदर समजणे जरूर आहे मग ज्ञानाची कारण की स्वरूप ज्ञानाचे वेळी बुद्धीचे डोळे झाकतात ज्याप्रमाणे होडी नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही तैसी जानी व जेथ विचार घेता पाऊली निघे तरकु आयणी घे अंगी जयाप्रमाणे होत नाही व विचार जेथून मागे फिरतो हो। आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही अर्जुना तया नावज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हे अर्जुन त्याचे नाव ज्ञान प्रपंच, ते विज्ञान आहे आणि प्रपंचा खरेपणाची बुद्धी असणे त्यास अज्ञान असे म्हणतात हेही तू समज आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निश्चेष करपे आणि ज्ञान स्वरूपे होऊन आता अज्ञान संपूर्ण नाहीसे होईल व प्रपंच पूर्णपणे बाधित होईल आणि ज्ञान आपन स्वतःच बनून जाईल मोठे उरवने दि शब्दात आणली जाईल व त्याच्या थोड्या प्रतिपादनानेच मनातील पुष्कळ इच्छा तृप्त होतील म्हणजे मनाचे पूर्ण समाधान जे ते रूढ, थोडे थांबते व ऐकणाऱ्याचा ऐकण्याचा छंद नाहीसा होतो हे ज्ञान लहान मोठा असा भेद राहू देत नाही श्लोक तिसरा मनुष्याना सहस्रेशु कश्चित यतती सिद्ध या तथाम सिद्धा नाम कश्चिन माम व्यक्ती तत्वत एखादाच ज्ञानाच्या सिद्धीसाठी येत करतो या येत करणाऱ्या सिद्ध मनुष्यामध्ये एखादाच मला खऱ्या प्रकारे पैगा मनुष्यांची या सहस्रशा माझी विपाईले याची धिवसा तैसे या धिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे अरे अर्जुन हजारो मनुष्यामध्ये एखाद्या विषयीची इच्छा असते व अश्या अनेक इच्छा करणाऱ्या मध्ये स्वरूप एखाद करून घेतो भरले तांगू एक, अर्जुना निवडून कि जय सेना लक्षवरी ज्याप्रमाणे भरलेल्या त्रैलोक्यात अर्जुना एक एक चांगला निवडून लक्षावधी सैन्य तयार करतात कि तया हि वेळी लोखंडाच्या शस्त्राचे घाव अंगावर होतात त्यावेळी विजय सिंहासनावर एखाद बसतो तैसे आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतीरी निगे त्याप्रमाणे स्वरूप इच्छा रूप पुरात कोट्या मध्ये लोक प्रवेश करतात पण स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीरूपी परिकरच्या काठाला एखादाच निघतो म्हणून सामान्य गानो हे हे सांगता वडील गोठी आहे परि ते बोलो येईल पाहेुत ऐके म्हणून हे ज्ञानाचे कथन सामान्य नाही सांगाव्यास गेली असता ही गोष्ट फार महत्वाची आहे परंतु ती ज्ञानाची गोष्ट पुढे सांगता येईल प्रस्तुत तुला विज्ञानाची गोष्ट सांगतो ती ऐकारी हे महदादिक माझी माया जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची अर्जुना तर ऐक हे महत्त्वादिक माझी माया आहे ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया पढ़ पडते त्याप्रमाणे ती माझी छाया आहे श्लोक चौथा भूमीरा पोनलो वायुक्हकारिन्ना प्रकृतीरष्ट पृथ्वी पाणी तेज वायू आकाश मन बुद्धी व अहंकार अशा आठ प्रकारांनी विभागलेली माझी प्रकृती आहे आणि प्रकृती म्हणजे जे, जे अष्टधा भिन्न लोकत्रय जाणीजे लोकत्रिपेस्त विला प्रकृती असे म्हणतात ही आठ प्रकाराने वेगवेगळी आहे असे समज हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते हे अष्टधा भिन्न कैसी ऐसा ध्वनी धरीसी जरी मानसी तरी ते विवंजना आठ प्रकारांनी वेगळी कशी आहे असा अभिप्राय जर तुझ्या मनात असेल तर त्याचे विवेचन तू आता आपण भिन्न आठ भाग पाणी अग्नी आकाश पृथ्वी वारा मन बुद्धी आणि अहंकार हे ते आठ वेगवेगळे भाग आहेत श्लोक पाचवा अपरमेमे अर्जुन हे सर्व जग धारण केले आहे अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूत पराप्रकृती आहे असे समज या आठांची जे साम्या बसथ ते माझी परम प्रकृती पार्थ तीए नाम व्यवस्था जीवसी आणि जी आठांची साम्यावस्था म्हणजे हे आठ ज्या ठिकाणी जे जडाते जीववी चेतनेते चेतवी मना करवी मानवी शोक मोहो ती जडाला सजीव करते जीवाला म्हणजे आभासाला संज्ञान करते व मनाकडून शोक आणि मोह मानाभयास लावते बुद्धी मध्ये जी जाणण्याची शक्ती आहे ती हिच्या सानिध्यामुळे आहे व तिने अहंकाराच्या कौशल्याने जगत धारण केले श्लोक सहवाह कृष्ण सगत प्रभव प्रलय सर्व प्राणी मात्र या दोन मायांपासून निर्माण झाले आहेत असे जा त्याप्रमाणे सर्व जगाचा आधी व अंत मी आहे ते सूक्ष्म प्रकृती कोडे टाकसाळ्या परिणाम जेव्हा पावते तेव्हा प्राणी वर्गरूपी नाणी पाडण्याची टांगसाळ सुरू होते चतुर्विसा उमटो लागे आपलं तरी सरसा जी चार प्रकारच्या परंतु आकार मात्र वेगवेगळे वेग असतात होती चौऱ्याऐशी लक्ष थरा ये आधी शून्याचा गाभारा नाने यांसी। आकार त्या भांडारात जे तयार होतात त्यांची गणती नाही त्या सर्व प्राणी मात्र प्राणीमात्रूपी नाण्यानी मायेचा गाभारा भरून जातो ऐसे एक तुके पांच भौतिक पड़ती बहुवस टाक मगतीय लेख प्रकृतीची धरी याप्रमाणे पंच महाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात त्यांच्या भरणीची गणती प्रकृतीच ठेवते प्रवर्तुदा ती प्राणीरूप नाण्यांच्या आकृतीची योजना करून त्यांचा प्रसार करते व मग त्या आकृतीची आठणी करते व दरम्यान म्हणजे स्थिती काळी कर्मा कर्मांचे व्यवहार करून दाखवते हे रूपक परी असो सांगो उघड परी तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे। जे परंतु हे रूपक असो तुला ऐकता येईल म्हणजे कळेल असे स्पष्ट सांगतो तर नाम विस्तार प्रकृतीच करते आणि प्रकृती तव माझा ठाई, त माझ्या पाहिजे मी आणि प्रकृती तर माझ्या ठिकाणी भासते यात अन्यथा नाही म्हणून जगाला आधी मध्य व शेवट मीच आहे असे समज श्लोक सातवा सर्वमिदं प्रोतं सूत्रे हे धनंजया माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही सुवर्णसूत्रामध्ये ज्याप्रमाणे सोन्याचे मणी ओभावेत त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्या मध्ये गुंफलेले आहे हे रोहिणी जळ तयाचे पाहता येई जे रश्मी होयते या असता ते सूर्यकिरणी नसून केवळ तो सूर्यच आहे तयाची परी किरीटी इया प्रकृती झाली येष्टी जई उपसंहारि कि जे लठी तई मीची आहे त्याप्रमाणे अर्जुना ज्यावेळी या स्थुलाच्या परिणामाला पावलेल्या व पराप्रकृती पासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन मुक्त पाहिले असता मीच आहे दिसेची माझी असे मिश्वधी जे जैसे सुत्रे मणी याप्रमाणे जगाची उत्पत्ती स्थिती व लय हे माझ्यामध्येच आहेत ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो सुवर्णाचे मणी केले पैसे हो म्या जग धरिले सभा याभ्यंतरी सोन्याचे मणी करून ते सोन्याच्या सुतात ओवावे त्याप्रमाणे आत बाहेर जग मीच धारण केलेले आहे श्लोक आठवा रसोहम अपसु कौंचे य प्रभास्मि शिसूर्यो प्रणव सर्व वेदेश शब्द खे पौरुषम हे कौंत उदकातील रस मी आहे चंद्र सूर्या प्रभा मी आहे सर्व वेदांमधील ओंकार मी आहे आकाशातील शब्द व पुरुषांमधील पौरुष मी आहे म्हण उदकी रसू कापवनी जो स्पर्शु शशी सूर्यी जो प्रकाशू तो मीची म्हणून पाण्यामध्ये ओलाबा किंवा नैसर्गिकू शुद्ध मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्द त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतच असणारा शुद्ध वास मीच आहे आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द मी आहे वैदातील ओंकार मी आहे नरिय सत्व ते पौरुष मी हे तत्व बोली जत असे मनुष्याच्या ठिकाणी अहमपणाचे जे सारभूत पौरुषत्व आहे तो पराक्रम मी आहे हे तत्व मी तुला सांगतो श्लोक नववा पुण गंध पृथिव्या तेजच्या अग्निमधील तेज मी आहे प्राणी मात्र जीवन आणि तपस्व्यांचे तप मी आहे अग्नि ऐसे आहास कवच ते परते केली आसाच निज तेज ते मी तेजाला अग्नि अशा नावाने जे वरवर दिसणारे पांघरुण आहे ते दूर केल्यावर जे स्वयंसिद्ध ते मी आहे त्रिभुवनी वर्तता आहाती जीवनी आपुला आणि त्रैलोक्यामध्ये नाना प्रकारच्या योनिक प्राणी उत्पन्न होऊन आपापला आहार सेवन करून राहत एके पवनेची पिती एके धारे एके... तृणास्तवती गवतावर कित्येक अन्नावर राहतात आणि कित्येक पाण्याने जगतात ऐसे भूतांप्रती आनान जे प्रकृती वशे दिसे जीवन ते आघवा अभिन्न मिची एक याप्रमाणे प्राण्यांना ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरून असा जो आहार दिसतो व त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणी अक्षरे प्रणव पिठी आत्मत सृष्टीच्या उत्पत्ती काळी आकाशाच्या अंकुराने वळते व जे सृष्टीच्या लयाच्या काळी ओंकार रूपी पटाच्या अक्षराचा ग्रास करते जव्हा विश्वाकारू असे तिवाची विश्वा सारी मग महाप्रलय कैसे हि नव्हे जोपर्यंत हा विश्वाकर असतो तो पर्यंत जे आत्मत्र विश्वासारखे दिसते मग महाप्रलय काळी जे कोणत्याच आकाराचे नसते श्लोक दहाव बीज मर्व भूता पार्थ सनातनम बुद्धिर्तामस्जसा शाश्वत अदिकरण मी है बुद्धि मी है व तेजस मी है ऐसे अनादिजे सहज ते मेगा बीजे हड़ी तुज दे असे जे स्वभावत अनादी विश्वाचे बीज ते, ते मी आहे हे मी तुझ्या तळहातच देतो म्हणजे स्पष्ट सांगतो मग करून पांडव तयाचा उपेगू बरवा देखशील नंतर हे चांगले नीट समजून घेऊन जेव्हा हे विचाराच्या गावाकडे आणशील म्हणजे याचा विचार करशील तेव्हा याचा उपयोग तुला चांगला दिसून येईल परी हे आता असा बोलो ते रूप हे। परंतु हे विषयाला सोडून बोलणे राहू दे ते मी आता बोलत नाही आता माझ्या विभूती संबंधाने थोडक्यात सांगतो तपासवी लोकांच्या ठिकाणी तप ही माझी विभूती आहे असे समज श्लोक अकरावा बलं काम रागवी धर्मा काम काम अप्राप्त अप्राप्त बल बल म्हणजे अभिलाष आणि राग म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त झाल्यावर होणारा आनंद या दोहोनी विरहित असे बलवानांचे बल मी आहे हे भरत श्रेष्ठ भूतांच्या ठिकाणी धर्माला अनुसरून असलेला जो काम तो मी आहे ब माझी बळ ते मी जाणे अडळ बुद्धी म्हणती केवळ बुद्धी ते मी बलवंत लोकांमध्ये जे अढळ बल आहे ती माझीच विभूती वा आहे व बुद्धिवानांच्या ठिकाणी जी बुद्धी म्हणून आहे ती माझीच विभूती आहे भूतांच्या ठाई कामू तो मी म्हणे आत्मारामुने अर्थास्त व धर्मू थोरू होय ज्या कामाच्या निमित्ताने धर्माचा उत्कर्ष होतो असा प्राणी मात्रांच्या ठिकाणी असे आत्माराम श्री कृष्ण म्हणले ए रवी विकाराचे नि पैसे करी कि इंद्रियांची ऐसे धर्मासी वेखासे जावो ने दे तर तो काम खरोखर -कर करतो ती कर देत जो अवहाटा सांडोनी अप्रवृत्ति का निघे वावी सवे चाल जो काम शास्त्र निषिध कर्माची आडवट सोडून शास्त्रविहित कर्मांच्या म्हणजे राजविहित कर्मांच्या राजमार्गाने निघतो व त्याचप्रमाणे विधीच्या मार्गाने त्याच्या बरोबर नियमरूपी मशालजी चालतो कामो ऐसिया व प्रे म्हण धर्मा हो पुरते मोक्ष तीर्थी मुक्ते संसार भोगी काम चालतो, धर्माची अशा व्यवस्थेने मांडवी काम सृष्टीचा का वेलू वाढवी जव कर्म फळेसी पालवी अपवर्गी टेके जो काम वेदाच्या मोठेपणाच्या मानवावर म्हणजे कर्मसृष्टी रूप वेल कर्म सह त्याची पाने मोक्षाला जाऊन भिडे पर्यंत वाढवतो म्हणजे जो वेदाने गौरव केलेल्या कर्माचे आचरण मोसा जो भूताया बीज रूपू तो मी म्हणे बापू योगी असा नियमन केलेला व प्राणी कारण जो काम है तो मी आहें। असे योग्यांचा बाप कृष्ण हे है मजीपून किती सांगावे, आता वस्तु आगवे, मजची जेवडे मन पदार्थ है सर्व मैं पास आकार समझ